अध्याय दोनशे एकोणचाळीसावा आत्मस्वरूप वर्णन भीष्म म्हणाले याप्रमाणे मुनिश्रेष्ठ व्यासानी भाषण केले असता मोक्ष व धर्म यातील तत्वांनी युक्त असलेल्या त्या त्याच्या त्या शास्त्रभूत भाषणाची प्रशंसा करून शुकाने पुनश्च प्रश्न करण्याचा उपक्रम केला शुक म्हणाले वेदाध्ययन संपन्न यज्ञ करणारा बुद्धी सुसंस्कृत झालेला आणि मात्सर्य शून्य असा जो ज्ञानी पुरुष त्याला प्रत्यक्ष आणि अनुमान यावरून जाणता न येणारे अथवा परंपरेने प्राप्त अशा लौकिक गोष्टीमुळे नसलेले जे ब्रह्म त्याची प्राप्ती कशी होते तपाने ब्रह्मचर्याने अथवा सांख्य किंवा योग एकत्संबंधी ज्ञान होऊन संन्यास केल्याने याची प्राप्ती होते भगवन हे मला सांगा तसेच मनुष्यांना कोणत्या उपायाच्या योगाने अंतःकरणाच्या आणि इंद्रियांच्या एकाग्रतेची सिद्धी होते तेही आपण कृपा करून कथन करा व्यास म्हणाले विद्या तप इंद्रियनिग्रह आणि सर्वसन्यास या वाचून कोणालाही परब्रम्ह होत नाही ही सर्व पंचमहाभूते ब्रह्मदेवाने फार पूर्वी निर्माण केलेली असून प्राण्यांच्या शरीरामध्ये ती प्राचर्याने वास्तव्य करीत आहेत त्यांपैकी प्राण्यांचे शरीर पृथ्वीपासून झालेले असून त्यातील द्रव्य पदार्थ जलापासून आणि ने नेत्र तेजापासून झालेले आहेत वायू आणि आकाश ही शरीरामध्ये प्रत्यक्ष वास्तव्य करीत आहेत त्यापैकी वायू हा प्राण अपान इत्यादी संज्ञाचा आश्रय असून इंद्रियादी रंध्रामध्ये आकाश असते प्राण्यांच्या चरणांमध्ये विष्णू आणि हस्तांचे ठाई इंद्र वास्तव्य करीत असून क्षुधा उत्पन्न करणारा अग्नी कोठ्यामध्ये असतो दिशा व विदिशा यांच्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या देवता कर्णामध्ये वास्तव्य करीत असून जिव्हेचे ठाई वाणीच्या रूपाने सरस्वती असते श्रोत्र त्वक चक्षु जिव्हा आणि घ्राण ही पाच ज्ञानेंद्रिय आहेत असे सांगितलेले असून शब्दादी विषयांचे ग्रहण करण्याची आत्म्याची द्वारे आहेत शब्द स्पर्श रूप रस हे चार आणि पाचवा गंध हे पूर्वी सांगितलेल्या पाच ज्ञानेंद्रियांचे विषय होत ते सदैव इंद्रियाहून भिन्न आहेत असे समजावे ज्याप्रमाणे सारथी रथाचे घोडे चालवित असतो त्याप्रमाणेच मन इंद्रियांना त्या विषयाकडे जडवीत असते आणि हृदयामध्ये वास्तव्य करणारा आत्मा मनाकडून सदैव त्याचे व्यापार घडवीत असतो मन ही त्या सर्व इंद्रियांच्या उत्पत्तीला कारण असून मनाच्याही उत्पत्तीस आणि प्रलयास जीवात्मा हा कारण आहे इंद्रिये इंद्रियांचे विषय स्वभाव चैतन्य प्राणापानादी वायू आणि जीव हे सर्व प्राण्यांच्या शरीरामध्ये सदैव वा वास्तव्य करीत असतात देह हा स्वप्नातील देहाप्रमाणे केवळ आभास मात्र आहे बुद्धीला आश्रयभूत म्हणून मानलेला हा देह वास्तविक अस्तित्वात नाही जाला जाला म्हणून संज्ञ आहे ते ते त्रिगुणात्मक प्रकृतीच आहे चैतन्य हे काही ते नव्हे देह ही प्रकृतीच आहे व प्रकृती ही असत्य आहे मननाच देहाचे अस्तित्व खरे नाही सत्वाजी गुण हे बुद्धीचे धर्म नाहीत कारण अनादिजी वासना ती बुद्धीला निर्माण करते सत्वाजी गुणांना उत्पन्न करीत नाही कारण ती वासनाच त्रिगुणात्मक आहे असतो पंचमहाभूतादि जे पूर्वोक्त षोडश विचार त्यांनी युक्त असलेला जो शरीरांतर्गत सतरावा पदार्थ आत्मा त्याचा ज्ञानसंपन्न ब्राह्मणाला हृदयामध्ये आज साक्षात्कार होतो आत्मा हा काही नेत्राने पाहता येणे शक्य नाही अथवा कोणत्याही इंद्रियांनी त्याचे ज्ञान होणे शक्य नाही ज्याप्रमाणे अंधकाराने नेत्र आवृत्त झालेल्या पुरुषाला दीपाच्या साह्याने पदार्थ दिसतात त्याप्रमाणे अंतःकरणरूपी दीपाने व्यापक अशा आत्म्याचे ज्ञान होते आत्मा अविनाशी असून शब्द स्पर्श रूप रस आणि गंध यांनी विरहित आहे त्याचे ठिकाणी ते हे इंद्रियांचे विषय नाहीत तशीच त्याला इंद्रिय नाही आणि शरीरही नाही तथापि तो शरीरामध्ये आहे त्याचे सूक्ष्मपणे आलोचन केले पाहिजे मरणधर्मी अशा प्रत्येक शरीराचा आश्रय करून असणारा जो अव्यक्त आत्मा त्याचे ज्याला ज्ञान झाले तो मरणोत्तर ब्रह्मस्वरूपी बनतो अशा प्रकारचे तत्वज्ञान जाना झालेले असेल ते लोक कुलीन आणि विद्वान ब्राह्मण गाय हत्ती श्वान आणि चांडाल या सर्वांवर सारख्याच प्रकारचे दृष्टी ठेवतात कारण त्यांना ज्याचे ज्ञान असते तो सर्वव्यापक अद्वितीय परमात्मा सर्व स्थावर जंगमात्मक प्राण्यांमध्ये वास्तव्य करीत असतो सर्व प्राण्यांमध्ये जीवस्वरूपाने आपण वास्तव्य करीत आहोत व आपणही परमात्मस्वरूपी असल्यामुळे प्रलयावस्थेत आपल्या ठिकाणी सर्व प्राणी लीन होतात हे ज्ञान जेव्हा होते तेव्हा सर्वभूतांचा प्राण जो परमात्मा तत्स्वरूपी मनुष्य बनतो जीवात्म्याची प्रतिपादक जेवढी वेदवाक्य आहेत ती सर्व परमात्म्याचीच प्रतिपादक आहेत असे याला सदैव ज्ञान असते अर्थात जीव आणि परमात्मा यांचा अभेद ज्याला कळून आलेला असतो तोच मुक्त होतो मोक्षेच्छु पुरुष हा परमात्मस्वरूपी असल्यामुळे सर्व प्राण्यांचा आत्मा आकाशाप्रमाणे व्यापक सर्वगत असल्यामुळे मार्ग शून्य व वा ब्रह्मभावाची इच्छा करणारा असा असतो त्याला मार्ग कोणता हे जाणण्याच्या कामे देवही अज्ञच होत त्याचा मार्ग कोणता हे जाणण्याच्या कामी देवही अज्ञच होत ज्याप्रमाणे आकाशामध्ये पक्षांचा अथवा जलामध्ये मत्स्यांचा मार्ग दिसून येत नाही त्याप्रमाणे ब्रह्मवेत्या पुरुषाचा मार्ग कळत नाही कारण मोक्षासाठी त्याला कोठे जावयाचे नसते काल हा स्वत आपल्या ठिकाणी असणाऱ्या प्राण्यांना जीर्ण करीत असतो पण ज्याच्या ठिकाणी कालाचाही लय होतो त्या परमात्म्याचे ज्ञान कोणाचाही असत नाही तो आपल्या वर खाली तिरक्या प्रदेशात मध्यभागी अथवा दुसऱ्याही ठिकाणी असल्याचे कोणीही पाहत नाही कारण तो सर्वत्र भरला असल्यामुळे त्याच वाचून दुसरे काहीही कुठेही दिसणे शक्य नाही या परब्रह्माचे स्वरूप प्राप्त होणे हाच मोक्ष होय यावरून जीवाचे विशिष्ट स्थळी गमन म्हणजे मोक्ष नव्हे हे कळून येईल मुक्त पुरुष येतत्स्वरूपी बनल्यामुळे हे सर्व लोक त्याच्याच मध्ये अंतर्गत असतात त्या लोकांना बाह्य असे दुसरे कोणतेही स्थानच नसते की जे गमनप्राप्य असेल मनुष्याच्या दोरीपासून सुटलेल्या बाणाप्रमाणे एखादा प्राणी सारखा जाऊ लागला आणि त्याला मनाइतका वेग असला तरीही तो जगतकारण अशा त्या परब्रम्हच्या अंतास जाऊन पोहोचणार नाही कारण त्याचा अंतच नाही हे परब्रह्मरूपी कारण इतके सूक्ष्म आहे की त्याहून अधिक सूक्ष्म असे दुसरे काही नाही व ते इतके स्थूल आहे की त्याहून अधिक स्थूल असे दुसरे काही नाही त्याला सर्वत्र चरण आहेत सर्वत्र नेत्र आहेत सर्वत्र मस्तके आहेत व सर्वत्र कर्ण आहेत कारण ते जगतातील सर्व वस्तूंना व्यापून राहिलेले आहे तेच सूक्ष्माहून सूक्ष्म आणि स्थूलाहून स्थूल असणारे परब्रह्म सर्वही प्राण्यांच्या शरीरामध्ये जीवरूपाने खात्रीने आहे तथापि त्याचे स्थान त्याचे ज्ञान कोणाही सांसारिकास होत नाही अविनाशी आणि विनाशी ही दोन परमात्म्याचीच स्वरूपे आहेत सर्व प्राणी हे त्याचे विनाशी म्हणजे जड स्वरूप असून जे अविनाशी तेच दिव्य स्वरूप होय घ्यासच मोक्ष असे म्हणतात वस्तुतः परमात्म्याला तो निष्क्रिय असल्यामुळे गति नाही तथापि महत् अहंकार पंचतन्मात्रे अविद्या आणि कर्म ही नऊद्वारे असलेल्या संसाररूपी नगराता संपर्क झाल्यामुळे तो गतिमान होतो वस्तुत तो गतीशून्य उपाधिगत दोषाने न झालेला व सर्व स्थावर जंगमात्मक प्राण्यांचा नियंत आहे विश्वाच्या तत्वाचे ज्ञान असलेल्या अनादि अशा परमात्म्याला पूर्वी निर्दिष्ट केलेल्या द्वारभूत अशा शरीरांतर्गत नव वस्तूंच्या गतीमुळेच गतिमत्व येते दुःखितवामुळे दुःखत्वाची प्राप्ती होते आणि नाना प्रकारच्या आकारामुळेच आकृतिमत्व येते हंसपदाने याचा बोध होतो ते जीवरूपी अविनाशी तत्व हेच कूटस्थ असे परब्रह्म आहे त्या परमात्म्याचे ज्ञान झालेल्या पुरुषाला तत्स्वरूपाची प्राप्ती होते व त्यामुळे तो जन्ममरणातून सुटतो ओम तत्स